पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबणे रुस्तुम लेखक साने गुरुजी, वाचक विद्यापाटील फुलाचा प्रयोग प्रकरण दुसरे फुला त्याचे नाव होते फुला फुलांचे तेला वेड, त्याचे वय फार नव्हते पंचवीस तीस वर्षाचे असेल फुलाने लग्न केले नव्हते त्याने आपले लग्न फुलाझाडांशी लावले होते तो शिकला होता शास्त्रांचा त्याने अभ्यास केला होता विशेषतः वनस्पतीशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला होता त्यातल्या त्यात फुना फुलांच्या सूचीचा अभ्यास म्हणजे त्याचा आनंद जो शिकत असताना त्याचे अनेक मित्र होते फुलाला फुलांची वेळ असे व मुलांना फुलाची वेड असे फुलाचा चेहरा फुलाप्रमाणे शौटवीत व सुंदर होता फुलांची सारी कोमलता व मधुरता जणू त्याच्या तोंडावर फुलली होती त्याचे डोळे कमळाप्रमाणे होते कपाळ रुंद होते नाक सरळ पण जरा वाकलेले असे होते तो उंच होता परंतु स्तूल नव्हता त्याची उंची त्याला खुलून दिसे फुला तू क्रांतीत भाग घेणार की नाही त्याचे मित्र त्याला विचारीत हो घेणार आहे तो हसत म्हणे क्रांतीत भाग घेणारा हसत नाही कोणी म्हणे क्रांतिकारक का रडतो फुला हसून हसवून विचारी क्रांतिकारक रडत नाही तो रडवणाऱ्यांना रडवतो तो, तो निश्चयी असतो गंभीर असतो त्याच्या जीवनात एक प्रकारची प्रखरता असते गुलगुलीत व लुसलुसीत असे त्याच्या जीवनात नसते तुझ्या ठिकाणी तर हे काही दिसत नाही तू हसतोस आनंदात असतोस एका विद्यार्थ्यान सांगितले परंतु मी हसणाऱ्या सृष्टीतच क्रांती करणार आह समाजातील गरीबांच्या मुलांची तोंडे टोटवीत करण्याची क्रांती तुम्ही करा तुम्ही गरीबांचे संसार सुखळाचे करा धुळीत पडलेल्यांचा उद्धार करा शेतकऱ्या कामकऱ्यांची मान उंच करा श्रमणाऱ्यांची प्रतिष्ठा वाढवा ते काम माझे नाही मी फुलांच्या सृष्टीत क्रांती करणार आह एकेका फुलांवर दहा दहा रंग फुलवणार आहा या झाडाचे त्यावर कलम त्याचे यावर कलम रानातील फुले आलून त्यांचा मी विकास करीन निरनिराळे शोध लावीन गंधांची वरंगांची जी ही पुष्पसृष्टी तिचात मी वावरेन तुम्ही मानवजात सुखी करा त्या सुखी मानवजातीच्या भोवती मी फुलबाग वाढविन घाणेरीची फुले मोगऱ्याची करीन टाकाऊ फुलात गंध सुंदर नसणाऱ्या फुलांना सुंदर करीन हे माझे काम यासाठी माझे हात यासाठी माझे डोळे यासाठी माझा अभ्यास यासाठी माझे ज्ञान यासाठी माझी घरदार माझी सारी संपत्ती माझ्या डोळ्यांसमोर जागेपणीवर झोपेतही फुलेच फुले हसत असतात मग मी हसू नको काय करू फुला आपले हृदय उघड करून सांगे असे ते शिकण्याचे दिवस गेले फुला आपले शिक्षण संपवून स्वतःच्या गावी राहू लागला त्याला एक आत्या होती कोणी नव्हती ती आपल्या फुलावर जीव की प्राण प्रेम करी ती आता म्हातारी झाली होती फुला आता लग्न कर माझ्या डोळ्यांनी तुझी बायको बघू दे एके दिवशी आत्या म्हणाली मला नाही लग्न करायचे माझे लग्न फुलांशी तो म्हणाला बगीचात फुले हवीत घरात मुले हवीत आत्या असून म्हणाली काहीतरीच तुझे दुसरे काही बोलत जा लग्नाचं नको बोलू नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही बघ फुला फुरंगटून म्हणाला बरे हो नाही काढणार पुन्हा लग्नाची गोष्ट तुला ज्यात चूक मला तुझ्यासाठी तर मी जगले आहे आत्या म्हणाली फुलाचे घर तीन मजली होते त्याने घराच्या गच्चीवर एक काचेची खोली बांधली होती त्या काचेच्या घरात तो फुलांचे प्रयोग करी त्या काचांवर निरनिराळ्या रंगांचे पडदे सोडी निरनिराळ्या रंगांच्या प्रकाशात फुलझाडे वाढवी नवीन रोपे तयार करी तेथे कितीतरी कुंड्या होत्या काही कुंड्यातून फुले फुलली होती काहीतून नुसती रोपे होती काहीतून बी पेरले होते घराबोवती केवढी थोरली फुलबाग होती शेकडो प्रकारची फुले तेथे फुललेली असत अमूक एक प्रकारचा बागेत नाही असे होत नसे फुलाच्या हाताखाली एक दोन माळी होते ते त्या बागेत नेहमी काम करीत फुला सूचना द्यावयाचा नवीन गोष्टी सांगावयाचा फुलाचा वेळ फुलांच्या संगतीत केव्हाच निघून जाईल सकाळी सूर्यवर येईल सूर्याचे किरण फुलांवर नाचू लागत परंतु सूर्याचे उबदार किरण येण्यापूर्वीच फुलाची प्रेमळ अशी ती लांब सुंदर बोटे फुलांना कुरवाळीत असत सूर्याच्या किरणांनी ती फुले फुलत का फुलाच्या प्रेमामुळे फुलत सायंकाळी सूर्यनारायणाचे सोनरी किरण फुलांशी शेवटची खेळीमेळी करून मोठ्या कष्टाने जात परंतु फुला अंधार पडला तरी तेथेच असे चादण्यात तर फुला बागेत बसे कधी रात्री सर्पही त्याला भेटत फुलांच्या वासाने नागोबा परंतु फुला म्हणावायचा सर्प सुद्धा फुलांसाठी वेडे होऊन रात्री हळूच येतात मनुष्याने का सर्पापेक्षा कमी रसिक व्हावे सर्पाने सौंदर्य पूजक सुगंध पूजक व्हाव आणि मानसाने का घाणीची पूजा करावी फुला सध्या एक नवीन प्रयोगात मग्न होता एका श्रीमंत रसिकाने कृष्णकमळीच्या फुलावर सोनेरी चटा उठून दाखविणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर कल होते एका ठरलिया तारखेला सर्वांनी आपापले प्रयोग आणाव ज्याचा प्रयोग जास्तीत जास्त यशस्वी झाला असे ठरला बक्षीस दक्ष येईल बक्षीस समारंभ राजाच्या हाताने होईल अशा तऱ्हेची ही वार्ता सर्वत्र गेली होती फुला तो प्रयोग करू पाहत होता त्याला बक्षिसाची इच्छा नव्हती हो एक लाख रुपयांसाठी तो हपापला नव्हता हो फुलांवर प्रयोग करण्यात तर त्याचा आनंद होता नवीन प्रयोग करावायला मिळणार म्हणून तो आनंदला होता पुष्पसृष्टीची रहस्य शोधणे हेच त्याचे जीवित कार्य होते फुलाच्या घराशेजारी एक गृहस्थ होता त्याचे नाव गभरू गभरूलाई फुलांचा नाद होता परंतु फुलाजवळ ज्याप्रमाणे ज्ञान होते तसे त्याच्याजवळ नव्हते तो जाहीर झालेला प्रयोग आपणही करावा असे त्याच्या मनात आले परंतु कसा करावा प्रयोग ते त्याला सुचेना त्याला एक लाख रुपयाचे ते बक्षीस रात्रंदिवस दिसत होते शेवटी फुलांचा प्रयोग यशस्वी झाला तर तो आपणच चोरावा असे त्याने मनात ठरविले फुला आपल्या काचीच्या घरात प्रयोग करीत बस गबरू आपल्या घरातून ते सारे पाहत असे तो म्हणे हे नवीन प्रयोग काचीच्या घरात चालले आहेत एक दिवस त्या काचेच्या घरात शिरावे व लांबोवा तेथील प्रयोग फुलाच्या घराजवळ एक मोठे झाड होते त्या झाडाच्या फांदीवरून गच्चीत उतरता आले असते व त्या काचेच्या प्रयोगालयात जाता आले असते एके दिवशी रात्री गबरूने झाडावरून चढविण्याचे ठरविले बाहेर अंधार होता गबरू हळूच फुलाच्या बागेत आला हळूहळू त्या घराकडे जाऊ लागला इतक्या दोन मांजरे गुरगुरात बागेत आली ती भांडू लागली फुलाने ते मांजरांचे भांडण ऐकले ती मांदरे बागेत भांडतील व त्यांच्या बाणनात फुले कुसकरली जातील लहान लहान झाडांचे नुकसान होईल म्हणून हातात काठी व दिवा घेऊन फुला बाहेर आला शुक, शुक करीत बागेत आला गबरू घाबरला तो भराभर पावले टाकीत पळवून गेला कोण गेले पळत रान मांजर की काय फुला सर्वत्र हिंडून पुन्हा घरात आला तो निजला परंतु गबरूला झोप नव्हती पळवीन एक दिवस तुझा प्रयोग पळविन एक लाख रुपये मी मिळवीन असे मनात मनात, तो अंठोणा तड़फड़ होता